स्कंध तिसरा अध्याय विसावा सुदर्शनाचे उचित मनोधरिय हे महाभाग्यशाली जन्मे जयाप्रमाणे केरळ देशाधिपती भूपाल बोलू लागला असता युद्धाजीत राजाही उपरोधिकपणाने उलट त्याला म्हणाला हे भूपाला आपण जे येथे भाषण करीत आहात हे नीतीचे आहे राज समाजामध्ये सत्यभचनी आणि जितेंद्रिय असे आपणच आहात हे कुलधुरंधरा योग्य वर विद्यमान असताना अयोग्य भूपतीच कन्येला योग्य ठरणे हा न्याय आपल्यालाच रुचत आहे अहो सिंहाच्या भागाचा उपभोग घेण्यास कोण्हा योग्य आहे काय हा सुदर्शन हे कन्यारत्न प्राप्त करून घेण्यास योग्य आहे काय आपणच सांगा हे महाराज वेद हे विप्रांचे बल असून राजांचे बल चापजन्य आहे संप्रत ह्या ठिकाणी मी काय बरे अन्यायाचे भाषण करीत आहे ज्या अर्थी राजांच्या विवाहामध्ये बल हेच शुल्क सांगितले आहे त्या अर्थी बलवानानेच कन्या स्वीकारणे योग्य आहे बलहीन पुरुषाला ती प्राप्त होणे कधीही योग्य नाही असा पण करून ह्या विचाराने मला इष्ट असलेल्या न्यायानेच न्यायाचेच अवलंब केले पाहिजे असे न होईल तर राजांमध्ये कलह उपस्थित होईल ह्याप्रमाणे त्या ठिकाणी राजांमध्ये परस्पर विवाद उपस्थित झाला असता नृपश्रेष्ठ सुबाहूला तेथे आवाहन झाले त्याला बोलावल्यानंतर म्हणाले हे राजा या विवाहामध्ये निर्दोष नीतीचे तू अवलंबन केले पाहिजेस हे नृपा आपण या विवाहाच्या बाबतीत काय मनामध्ये ठरवले आहे ते स्वस्तपणे कथन करावे हे भूपते कोणाला कन्यादान करणे आपल्या मनाला बरे वाटते आहे सुबाहू म्हणाला खरोखर माझ्या कन्याने मनापासून यथेष्ट सुदर्शनाला वरले आहे मी जरी तिचे अतिशय निवारण केले तरी ती माझे म्हणणे ऐकत नाही मी काय करू माझ्या कन्याचे मन माझ्या स्वाधीन नाही शिवाय सुदर्शनही निर्भयपणे एकटाच येथे आला आहे नंतर प्राप्त झालेल्या सर्व भूपतींनी सुदर्शनाला तेथे आवाहन केले आणि तो शांत सुदर्शन एकटा तेथे आल्यावर ते, ते कर्तव्यदक्ष राजे त्याला म्हणाले हे महाभाग्यवान राजपुत्रा सुव्रता राजसमाजामध्ये तू न बोलवता एकटा आला आहेस तुला कोणी आवाहन केले आहे हे महाविचारी सुदर्शनाश आणि प्रचंड सामर्थ्य यापैकी काहीच तुझ्यापाशी नसताना तू तु येथे कशा करता आला आहेस आम्ही सर्व राजे त्या कन्याकरता या समाजामध्ये युद्ध करण्याच्या इच्छेने सैन्यासह आलो हो। आहोत या ठिकाणी तू काय करण्याचे मनामध्ये आणले आहेस ते सांग तुझा शूर आणि बलाढ्य भ्राता कन्या स्वीकारण्याच्या उद्देशाने येथे प्राप्त झाला आहे आणि महापराक्रम युद्धाजीत त्याचे सहाय्य करण्याकरता आला आहे आता हे राजेंद्रा तू जा अथवा राहा हवे ते कर हे सुव्रता तू सैन्यहीन आहेस तुला आम्ही येथील इतमभूत वर्तमान कळवले आहे सुदर्शन म्हणाला हे नृपोहो सैन्य सहाय्य कोश किल्ल्याचा आश्रय मित्र सुरु आणि रक्षक ह्यापैकी माझ्यापाशी काही एक नाही हे खरे परंतु स्वयंवराची वार्ता ऐकून मी ते पाहण्याकरता येथे आलो आहे आणि तसे करण्याविषयी मला भगवतीने स्वप्नामध्ये सांगितले आहे त्याशिवाय आज दुसरे काही एक मी मनामध्ये योजलेले नाही तिने जे ठरवले असेल तेच आज निसंशय घडून येईल भूपाल हो सर्व ठिकाणी आज भवानी जगदंबिका अवलोकन करणाऱ्या मला ह्या जगतामध्ये कोणीही शत्रू नाही हे राजकुमार हो जो माझ्याशी शत्रुत्व करेल त्याला ती महाविद्या शासन करील हे नृपश्रेष्ठ हो जे भवितव्य असेल ते होईल अन्यथा काही होणार नाही ह्या संबंधाने चिंता करण्याचे प्रयोजनच काय मी सर्वदा दैवाधीन आहे देव भूते मनुष्य आणि इतरही सर्व प्राणी जी शक्ती आहे हो, -खर ती तिनेच निर्माण केलेली आहे तिच्याशिवाय कोठेही शक्ती उपलब्ध होणे शक्य नाही हे नृपाधिप हो खरोखर भूपती निर्धन अथवा सधन करण्याची ती इच्छा करते त्याला ती तसा करून सोडते मला चिंता करण्याचे कारण काय त्या परमशक्ती वाचून ब्रह्मा विष्णू महेश्वर इत्यादी देवही हालचाल करण्यास समर्थ नाही तेव्हा हे हो, असे जर आहे तर मला काळजी करण्याचे कारण काय हे नृपहो अशक्त असो अथवा सशक्त असो जसा आहे तसाच देवीच्या आज्ञेप्रमाणे मी आज स्वयंवराकरता येथे प्राप्त झालो आहे तिची जे करण्याची इच्छा असेल ते ती करेल माझ्या चिंतनाचा उपयोग काय होणार आहे मी सत्यतेच सांगत आहे ह्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही हे भूप हो जय पराजयाविषयी मला यत्किंचितही लज्जा वाटत नाही लज्जा भगवतीला आहे आणि मी सर्वदा तिच्या स्वाधीन आहे सर्वनुपश्रेष्ठांनी त्याचे ते भाषण श्रवण केले आणि पुढील परिणाम जाणणारे जे भूपती होते ते परस्परांकडे पाहू लागले ते म्हणाले हे साधो तुझे भाषण सत्य आहे ते कधीही मिथ्या होणार नाही पण उज्जैनीनाथ युधाजी तुझा वध करण्याची इच्छा व्यक्त करीत आहे हे महाविचारी सुदर्शना तुझ्या वर्तनाने आमचे ठिकाणी झाल्यामुळे आम्ही तुला हो। हे सांगत आहोत हे निष्पा तू मनामध्ये विचार करून जे योग्य असेल ते कर सुदर्शन म्हणाला हे नृप्रेष्ठ हो आपण दयाळू सुरुधांनी केलेले भाषण खरे आहे परंतु एकदा सांगितल्यानंतर मी तरी आता पुनरपी काय बरे सांगू कोणाचाही मृत्यू कोणाला सुद्धा कधीही आणता येत नाही हे सर्व चराचर जगत देवाधीन नाही। हा जीव स्वतंत्र नसून सर्वदा स्वकर्माधीन असतो ते कर्मतत्ववेत्या विद्वानांनी तीन प्रकारचे सांगितलेले आहे संचित वर्तमान आणि तिसरे प्रारब्ध काल कर्म आणि मूलभूत प्रकृती यांच्या अधीन हे सर्व जगत आहे यास्तव काल प्राप्त झाल्याशिवाय देवही मानवाचा वध करण्यास समर्थ नाही संचितपूर्व कर्मामध्ये निश्चित असलेल्या निमित्त मात्रांनी मृत्यू आलेल्याचाच हा सनातन काळ वध करीत असतो ज्याप्रमाणे शत्रूंना जेरिस आणणाऱ्या माझ्या पित्याचा सिंहाने वध केला त्याप्रमाणे माझ्या मातामहाचाही संग्रामामध्ये युधाजिताने वध केला आहे कोट यत्न करणाऱ्याही पुरुषाचा दैवयोगाने वध होत असतो आणि रक्षणा वाचूनही एखादा पुरुष हजारो वर्ष जीवंत राहत असतो तेव्हा हे हो युधा जिताला मी कधीही भीत नाही दैव श्रेष्ठ समजून मी सर्वदा स्वस्थ असतो भगवतीचे एकसारखे निरंतर स्मरण करीत असतो ती विश्वमातादेवी माझे कल्याण करेन शुभ अथवा अशुभ असो जे स्वत केलेल्या कर्माचे फल प्राप्त झाले असताना योगाने मूढ पुरुषाला दुःख झाले असता दुःखाचे जे निमित्त कारण त्याच्याशीच खरोखर तो अल्पमती वैर धरू लागतो तशा प्रकारचे वैर शोक अथवा भय मला ठाऊक नाही मी येथे राजसमाजामध्ये उत्कृष्ट स्वयंवर अवलोकन करण्याकरता निर्भयपणे ऐकता आलो आहे आता जे व्हायचं असेल ते होईल मी चंडिकेच्या अज्ञेने इथे आलेलो आहे भगवतीचे वाक्यच मला प्रमाण आहे तिच्याच वाक्यावर निष्ठा ठेवणाऱ्या मला दुसरे काहीही माहीत नाही सुखदुःख तिने दिले तरच प्राप्त, प्राप्त होत असते नाही प्राप्त होत नाही हे नृपश्रेष्ठ हो युधाजिताला सुख प्राप्त हो माझे त्याच्याशी वैर नाही जो माझ्याशी वैर धरी त्याला त्याचे फल प्राप्त होईल याप्रमाणे सुदर्शनाने सांगितले असता ते भूपती संतुष्ट होऊन स्वस्थ बसले तोही आपल्या निवासस्थानामध्ये जाऊन स्वस्थ राहिला नंतर दुसऱ्या दिवशी शुभकाली सुबाहूने आपल्या मनोहर मंडपामध्ये सर्व राजांना आवाहन केले दिव्य आस्तरणाने युक्त अशी सिंहासने मांडून ठेवलेली होती त्यावर अलंकार धारण केलेले ते राजे येऊन बसले दिव्य वेश धारण करून स्वयंवर अवलोकन करण्याच्या उद्देशाने तेथे यथेष्ट बसलेली ते राजे जणू विमानात बसलेल्या देवांप्रमाणे झळकू लागले प्रसिद्ध आहे अशा कोणत्या भाग्यवान नृपश्रेष्ठाला ती वरील अशी सर्वांनाच चिंता लागली जेव्हा या ठिकाणी ती सुदर्शनाला दैव योगाने माळ घालील तेव्हा राजांमध्ये कध उपस्थित होईल ह्याच संशय नाही याप्रमाणे सिंह सणावर बसलेले जी युक्त आहे पैठणी नेसून विवाह संबंधी आभूषणे जिने धारण केलेली आहे आणि जी दिव्य देहाने युक्त असल्यामुळे लक्ष्मीचीच उपमा जिला योग्य आहे उत्कृष्ट वस्त्र धारण केलेली आणि चिंताक्रांत झालेली अशी जी आपली कन्या शशी कला तिला काशीराज हसतमुखाने म्हणाला हे कन्ये हातात शुभमाला घेऊन तू मंडपामध्ये जा राजसमाजाकडे दृष्टी दे गुणी रूपवान आणि कुलीन असा जो रूपश्रेष्ठ तुझ्या मनामध्ये येईल त्याला हे सुंदरी तू वर हे सुंदरी अनेक देशातील राजे सिंहासनावर बसलेले आहेत ते तू अवलोकन कर आणि आपल्या आवडीप्रमाणे पतीवर याप्रमाणे तो सांगत असता मित्रभाषण करणारी ती बाला राजाशी मनोहर आणि धर्मयुक्त भाषण करू लागली शशिकला म्हणाली हे तात जे कामूक राजे त्यांच्या दृष्टीने टप्प्यात जाणाऱ्या स्त्रिया दुसऱ्या असतात मी खरोखर तेथे जाणार नाही हे स्त्रीने एकच अवलोकन करणे योग्य आहे दुसरा अवलोकन करणे योग्य नाही हे धर्मशास्त्रातील वचन योग्य आहे ते मी ऐकलेले आहे जी पुष्कळांच्या समोर जाते तिचे सतीत्व नष्टच झाले म्हणून समजावे कारण ती दृष्टी स्पर्धता स्वयंवर समयी हातात माळ घेऊन जेव्हा स्त्री मंडपामध्ये जाते तेव्हा ती एखाद्या जाणी स्त्रीप्रमाणे सर्वसाधारण स्त्री होते वेश्या बाजारामध्ये जाते आणि तेथे असलेले पुरुष अवलोकन करून आपल्या मनामध्ये गुणी कोण आणि गुणहीन कोण याचा निश्चय करते एकावरतीच भाव न ठेवता वेश्या व्यर्थ कामुक पुरुष शोधित्र असते तस्मात वेश्यने केलेले कृत्य मंडपामध्ये जाऊन मी कसे बरे करू काही लोकांनी जरी हा धर्म आचरलेला असला तरी सांप्रत मी तो आचरणार नाही ना व्रतस्थ राहिलेली मी इच्छेप्रमाणेच पत्नी व्रताचेच आचरण करेन साधारण स्त्री प्रथम सभेमध्ये जाते आणि पुरुष समुदाय मनामध्ये आणून शेवटी कोणाला तरी एकाला वरते मी पतीवरता आज त्याप्रमाणे कसा बरे पती वरू हे त्यात सुदर्शनाला मी पूर्वी अगदी मनापासून वरले आहे हे नृप्रेष्ठा त्याशिवाय दुसरा पती वरण्याची माझी इच्छा नाही हे आपणाला विदित आहेच हे भूपते आपल्याला जर माझ्या कल्याणाची इच्छा असेल तर शुभ दिवशी सुदर्शनाला विवाह विधि ने अपन कन्यादान करा अध्याय समाप्त